वाल्मिकांड सर्व त्रेसष्ट आणि मोहाने अधिकच तीव्र दुःखी अवस्थेत गेला परागाष्ठेच्या शोकात बुडालेला राम शोकपाशात सापडलेल्या लक्ष्मणाला उष्ण उसासे टाकून शोकपूर्वक रडत त्या आपत्तीला अनुरूप असे बोलला या पृथ्वीवर माझ्यासारखा पापकर्म करणारा दुसरा कोणी नसेल असे वाटते शोकामागून शोक अशी मालिका माझ्यावर येऊन माझे हृदय आणि मन तोडून फोडून टाकीत आहे पूर्वी खात्रीने मी काही पापकर्मी मनात आणून त्या अनेक वेळा केली असली पाहिजे त्याचेच आज फळ माझ्या नशिबी येत कारण एका दुःखातून दुसऱ्या दुःखात मिशिरत राज्य हातातून जाणे स्वजनांचा वियोग वडिलांचा मृत्यू या विचार करू मा मा शोका वेगाला भरती येते पण लक्ष्मणा वनात आल्यानंतर शरीराला क्लेश असले तरी हे माझे सारे दुःख शांत झाले होते सीतेच्या वियोगाने अग्नि जसा लाकडे घातल्याने पुन्हा पेटतो तसे हे पुन्हा वाढले ती माझी धर्मपत्नी राक्षसाने खात्रीने आकाश मार्गाने नेली असली पाहिजे एरवी बोलताना सुस्वर असलेल्या त्या भिरूने वरच्यावर भीषण स्वर काढून आक्रंद केला असेल माझ्या प्रियेचे सदा उत्तम लोहित चंदन लावण्याच्या पात्रतेचे बोर सुंदर दिसणारे असताना रक्ताच्या चिखलाने भरून गेले असतील आणि तरी मला मरण येत नाही ते ाचा पाश धारण करण्यालाच पात्र तो रक्त पिणाऱ्या राक्षसाने निर्जन वनात फोडला असेल आणि त्याचे रक्त ते प्याले असतील या निर्जन वनात माझ्या माघारी राक्षस तिला वेढून ओढून नेत असताना त्या दीर्घ आणि सुंदर नेत्राच्या सीतेने दीन होऊन कर्कची साठी किंकाळी फोडली असे ती उदारच त्या शिला तलावर पूर्वी सह बसली होती लक्ष्मणा हळूच रम्य स्मित करणारी सीता तुझ्याशी पुष्कळ पुष्कळ बोलून मोठ्याने हसत असे ही नद्यामध्ये श्रेष्ठ असणारी गोदावरी माझ्या प्रियेला सदोदित प्रिय तिकडे ती गेली असेल का असे माझ्या मनात येते पण ती एकटी कधी तशी जात नाही कमलासारखी मुख असलेली आणि कमळाच्या पाकळ्यांसारख्या नेत्रांची सीता कमळ्या आणायला तर गेली नसेल पण ते सुद्धा बरोबर वाटत नाही कारण ते कमळे आणायला मला सोडून कधी गेलेली नाही बरे ती फुललेली वृक्षेराजी असलेल्या आणि नाना पक्ष्यांच्या थव्यानी गजबजलेल्या वनात कदाचित गेली असेल म्हणावे तर तेही खरे नाही एकटी जायची त्या भीतरीला फार भीती वाटते हे आदित्य लोकांनी केलेले न केलेले लोकाने केलेले न केलेले जाणणारा तू आहेस लोकांच्या खऱ्या खोट्या कर्माचा सा तू साक्षी मी शोकाने पितून गेलोय माझी प्रिया कुठे गेली कि तिला कोणी नेले ते सारे मला सांग हे वायो तुला माहित नाही असे यार सर्व लोकात काहीही नाही माझ्या कुळाची स्वामीने मेली कि तिला कोणी नेली किती कोणत्या तरी मार्गावर चालत आहे ते मला सांग अशा रीतीने ज्याचा देह शोकाच्या अधीन झालाय आणि जो बैभन विलाप करीत आहे अशा रामाला ज्याचे मन दुबळे झालेले नव्हते आणि जो योग्य त्या विचारावर स्थिर होता असा लक्ष्मण काळाला साजेलसे बोला शोक सोडून देऊन यावेळी तू धैर्य धर आणि तिचा शोध घेण्याच्या कामी तुझ्या मनात उत्साह राहते अतिदुष्कर कर्म जरी असले तरी या लोकात उत्साह असलेले पुरुष खचून जात नाहीत उदंड पौरुष असणारा लक्ष्मण कळकळीने असे सांगत असताना रघुवंश श्रेष्ठ राम धैर्य धरण्याचा विचार करीस ना त्याने धीर सोडूनच दिला आणि पुन्हा तो मोठ्या दुःखाच्या आहारी गेला अरण्यकांडाचा त्रेसष्टावा सर्ग समाप्त